पुढील ज्ञानेश्वर महाराजाने असं केले की आत्मा स्वतःचा स्वतःला तरी विषय होत का होत नाही असं सांगून ज्ञानेश्वर महाराजाने आपल्याला असं सुचवलं की परमात्मा अज्ञे कोणत्याही प्रमाणाला तो विषय होत नाही आणखी पुन्हा महाराज ही गोष्ट सांगणारच आहे प्रमाणाविषयीचं वर्णन आणखीन एकदा महाराज सांगणारच आहे म्हणजे ज्ञानाला विषय होत नाही म्हणून तो अज्ञे आहे कोणत्याही पदाच्या वाच्यवृत्तीला विषय होत नाही म्हणून तो अवाच्य दोन गोष्टी सांगितले तिसरी आणखीन एक गोष्ट आपल्याला असे सांगितली कि प्रमेय परिच्छे दे तरी प्रमाणत्व नांदे त्यावेळी प्रमाणत्व नांदत असतं यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला आत्म्याचं अप्रमेय शिकवलं म्हणजे आतापर्यंत तीन गोष्टी महत्वाने सांगितल्या आत्मा अवाच्य आहे आत्मा अज्ञेय आहे आणि आत्मा अप्रमे आहे आता काय सांगायचा आता, आता आत्मा सामान्य विशेष भाव विवर्जित आहे असं निर्विशेषत्व हे असलं सामान्य विशेष भाव विवर्जित असण असं रज्जूच्या विशेष भाव आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कधीही मानले नाही आता मानित नाही पुढे कोणीही मानणं शक्य नाही आणि समजा कोणी मानू लागला तर स्वरूपात नाही का स्वरूपाच्या ठिकाणी नाही मग कसं आहे सामान्य विशेष भाव विवर्जित आहे हाच सिद्धांत त्या निर्विशेष पदाने प्रतिपादन केलेला आहे पण हे निर्विशेषत्व म्हणजे विशेषाच्या सापेक्ष असलेले जे सामान्य त्याला धरून नाही आहे त्याचे निरपेक्ष सामान्य विशेष भाव हे दुःखाच्या सापेक्ष हो सर परमात्म्याचं जे निरपेक्षत्व आहे त्या सामान्य विशेष भावाच्या निर्देशत्वाच्याही निरपेक्षा येतात अजून तुम्हाला किती वेळा म्हटलं तरी ते कशात सापडत नाही असं तुम्ही समजा लाख वेळा जरी म्हटलं तरी काही त्यात बिघडत नाही दादाने यासाठी एका ठिकाणी एवढ्या करता लिहिले की स्वप्नाला लाख वेळा जरी मिथ्या म्हटलं तर स्वप्न कधी सत्य होणार स्वप्नाला तुम्ही लाख वेळा जरी मिथ्या म्हटलं तर सत्य म्हटलं मुळात स्वप्न म्हटलं ना अंगाज तुम्ही त्याला सत्य म्हणणार तरी ते सत्य होत नाही म्हणजे आम्ही त्याला मिथ्या म्हणतोय कधी ते सत्य होणार नाही किंवा मिथ्या होणार नाही त्या अंगानाच मिळते तुमच्या म्हणण्यावर काय अवलंबून आहे अंगाने जी खास स्वारी त्याचं रूप बदलत नसतं त्याला तेव्हा अगदी त्याचं सत्य त्याचं सत्य त्याचं सत्य कुठपर्यंत सत्यस या म्हणण्यामध्ये सगळं सांगितल्यासारखं झालेलं आहे म्हणून तो अन्याला विषय होत नाही स्वला विषय होत नाही पण शून्य नाही तो जड नाही असा हा परमात्मा असं सांगितल्या कारणाने तिथे शब्दाची प्रवृत्ती होत नाही त्याची कारण आहे मात्र माझे तुम्हाला मी ती सगळी कारण सांगितलीत की शब्द प्रवृत्ती का होत नाही त्याची कारण आहे अज्ञेय आणि अप्रमेय म्हणतो असं नसून त्या प्रत्येकाची कारण मी म्हणू शकतो अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीने ही गोष्ट सिद्ध केली आहे महाराजांनी अनुभवाने तर सिद्ध केलीच या कारणा हा ग्रंथमुळे अनुभव नावाने प्रसिद्ध असल्या कारणाने त्याला तुम्ही अनुभवाबद्दल काहीच म्हणू शकत नाही इथं तर महाराजांचं मुख्य त्यांचा स्वतःचा अनुभव प्रमाण आहे यापेक्षा अजून काय प्रबल प्रमाण असायला पाहिजे आणि फार थोर पुरुषाचा संत सम्राटाचा हा अनुभव आहे तुमच्या आमच्या सारख्याचा अनुभव असता तर ती गोष्ट निराळी थोर पुरुषांचा आचार कसा प्रमाण समजला जातो म्हणजे त्याच पद्धतीने अत्युच्च कोटी संत सम्राट असल्या त्यांचा अनुभव हा त्याच मानाचं प्रमाण समजला पाहिजे त्यात दोष कोणताही नाही अनेक कारणांनी ही गोष्ट वा वायुक्तीने सिद्ध करता येईल पुन्हा की अनुभव महाराजांचा कसा प्रमाण स्वरूप आहे अथॉरिटी म्हणून त्यांचा अनुभव आपण कसा सांगू शकतो याच्यावरही अजून पुष्कळ आपल्याला बोलता येईल तोर्तास आपल्याला ते बोलायचं नाही आपल्याला त्यातनं एवढंच सांगायचं आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी ही गोष्ट सकारन आपल्याला प्रतिपादन केली की परमात्मा अवाच्य आहे अज्ञेय आहे अप्रमेय आहे आता आपण अप्रेमेयापर्यंत आलो आहे आणि अप्रमेय असलेला हा आत्मा अजून एकदा अप्रमेय म्हणून सांगायचा आहे प्रमेय परिचेदत्वाच्या नंतर आपल्याला मध्येच ही गोष्ट ज्ञानेश्वर मला सांगतायत ती म्हणजे सामान्य विशेषाची गोठी ही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संभवत नाही तुम्हाला एक गोष्ट सांगतो हो। अकरा व्याध्यामध्ये विश्वरूप दर्शनाच्या प्रसंगी भगवंत अर्जुनाला बोलतायत मी नाही बर मी <laughs> नाही भगवान बोलतायत अर्जुनाला सामान्य विशेष हे देखील महादोष अर्जुनाला सांगतात अरे अर्जुनात हे विभूती सामान्य हे विभूती विशेष असं जर तू माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी पाहशील तर तू माझ्या संबंधाने घडणारा हा एक मोठा दोष आहे असं समज म्हणजे विश्वरूप दर्शनाच्या ठिकाणी सामान्य विशेष हे देखील जे तरी महादोष म्हणजे विश्वरूपाच्या ठिकाणी व भगव दहाव्यात घेतली गोष्ट हे विभूत युगात म्हणजे दहाव्यात तर दहाव्यामध्ये तिथे भगवंत म्हणतात की माझ्या विभूतीमध्ये सामान्य विशेष भाव पाहणं हा महादोष आहे भगवत विभूती त्यामध्ये सामान्य विशेष पाहणं हे जर महादोषाचं कारण असेल तर जो परमात्मा निर्गुण सगुण निर्गुण याहून अतीत अगुण स्वरूपाचा व्यक्त व्यक्तातीत अशा स्वरूपाचा आहे त्या निर्विशेष स्वरूपाच्या ठिकाणी आपण जर सामान्य विशेष पाहू लागलो तर हा कोणता दोष म्हणायचा महादोषाच्या पृक्षा महादोष म्हणायचा त्याला काही दुसरं उत्तर काय नाही आता तुम्हाला तसं पाहिजे नाही या सगळ्या <laughs> दोष महादोष आणि आता महादोषा महादोष आता कुठला शब्द काढायचा की हा आता तुम्हाला सांगतो दोषच आहे वास्तविक विभूतीमध्ये सामान्य विशेष पाण्यासाठी काय चूक आहे सामान्य विशेष आता आपण म्हणतो पण भगवंत सांगतात माझ्या इथून तिथून सगळ्या विभूती माझा त्या अंश आहे माझ्या त्या विभूती आहेत त्या, त्या सामान्याने विशेष तुला सांगायचे पण तिथे ते पाहणं जर दोषास्पद आहे असं महाराज म्हणतात तिथे पाहणं हे दोषास्पद आहे वेगळं सांगायचं कारण तात्पर्य सामान्य आणि विशेष गोष्ट सोपाधिक निरुपाधिकतेच्या दोन्ही गोष्टी उपाधी संबंधाने असल्या कारणाने त्यांचा परि परित्याग करून हे चिन्मात्र चिन स्वरूपाचं जे आत्म्याचं स्वरूप आहे आत्म्याचं हे स्वरूपभूत ज्ञानाज्ञान लक्षात ठेवा त्याचं हे वृत्तीच ज्ञान नाही स्वरूपृत ज्ञानात हे संभव होत नाही असं सांगायचंय वृत्तीज्ञान संभवत नव्हते वृत्तीज्ञान किती का मोठ्या रूपाचं झालेलं असे ना तुम्हाला वृत्तीज्ञान एवढं लक्षात आलं म्हणजे त्याचं माप काढल्यासारखं झालं थोडक्यात त्यामुळे या सर्व सापेक्ष भावांचा परित्याग करून त्यातल्या या सामान्य विशेष यासुद्धा सापेक्ष भावाचा परित्याग करून कारण विशेषाचा सापेक्ष सामान्य असल्यामुळं आणि सापेक्ष भाव हे संपत नाही कुठेच संपत नाही तुम्ही काय म्हणले मी एमबीबीएस डॉक्टर ते नवीन जे डिग्री होल्डर निघाले की नाही तीन महिन्याचा कोर्स दोन महिन्याचा कोर्स हे काय आंदोलन वगैरे भानगडी झाली सगळ्या त्याच्यापेक्षा एमबीबीएस डॉक्टर म्हणजे विशेष आहे तो तो सामान्य एमबीबीएस झालेल्या डॉक्टर मध्ये आणखीन त्याच्या पुढे कोणता एम एस झाल्या मिळाला एमडी मिळा तो एमडी एम एस असला तो करतात हा मग म्हणलं तो तो त्यापेक्षा विशेष त्याच्यापेक्षा तज्ज्ञ असतो एखाद्याचा हे सामान्य विशेष भाव कधी संपणार संपणारच नाही एक, एक माणूस तज्ज्ञ असला की त्याच्यापेक्षा दुसरा तज्ज्ञ मिळाला की पहिला तज्ज्ञ अग्नि होतो जवळ जवळ अग्नि होतो म्हणजे ही न संपणारी गोष्ट एकापेक्षा एक वर राहणं हा त्या सापेक्ष भावाचा स्थायी भाव आहे हा न संपणारा आहे प्रकार कोणाचं ज्ञान केव्हा सामान्य ठरेल आणि कोणाचं ज्ञान केव्हा विशेष ठरेल ते का आहे हे सांगता येत नाही शेराला सव्वाशेर हे त्या तर्क भूमिकेमध्ये व या ज्ञान भूमिकेमध्ये सापडतच असतो आणि शेराला सव्वाशेर भेटला की पहिला पाहू नाही हे आमचं उदाहरण असत वास्तविक शेराला सव्वा शेरला म्हणजे शेरातून तो सांगणारा माणूस पावशेर शिल्लक राहत असतो करा तो, तो, तो मी पावशेर होण्यापेक्षा तुला पावसेर देऊन काय तुला पावशेर देऊन टाकतो तुला अस्तित्वाबद्दल शंका नको कधी निर्माण व्हायला आमचं उदाहरण आहे त्या म्हणण्यास सरकारची इमारत एकापेक्षा एक दीड शहाणा सवाही शहाणा मिळाला की पहिला माणूस सवयी शाणा फेकला की पहिला काय होतो पाव होतो <laughs> <सुत्रा है. laughs> पहिला पाव होत मग पहिला पाव होणं हे त्याच्यामध्ये कधीही संपणार नाही पण सामान्य विशेष भावाची गोष्ट तिथे काढता येत नाही ते आता त्याच्यापेक्षा वर, वर, वर, वर काही नाही सर्वासात परम सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आता त्याच्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ कोणीही नाही असं स्वरूप असल्या महाराज म्हणतात सामाज सामान्य दोही नातळी चैतन्य दोन्हीलाही ते सापडत नाही मग कसं आहे ते भोगी जे अनन्य देणेशी सदा त्याच्याशी अनन्य होऊनच ते भोगणं शक्य आहे त्याच्याशी अनन्य होऊन ते भोगणं शक्य आहे अर्थ असा की ते रूप आहे ते भोगण्याचं काही कारण नाही तिथे शब्द प्रयोग संपलेला आहे काय सांगूच शकत नाही असं ते स्वरूप आहे सुख म्हणजे त्याचं स्वरूप असल्यामुळे ते कुणी सांगायचं कोणाला पूर्वस्तू मौनम व्याख्यानम चिंता समजा या अशी स्थिती आहे वाचा ्वंद्व वृत्ती स्वप्न म्हणजे सापेक्ष भावा सगळे विशेष सामान्य दोही नाकडे चैतन्य हे भोग जे अनन्य सदा रूप नसते तेव्हा लावण्य शरीर नसते तेव्हा तरुण्य क्रिया उत्पन्न सांगतो तुम्हाला मुख मुखा सदा का अभिन्न आहे का भिन्न आहे हा हे भोगणं म्हणजेच न भोगण आनंद होऊन भोगणं म्हणजे न भोगण्या ते, ते सांगा आता नाद निर्माण होण्यापूर्वी आत्ताच आम्ही तुम्हाला सांगितले की बिंब प्रतिबिंब भावाहून निरपेक्ष असलेलं मुखज्ञान हे ज्याचं त्याच्याकडून भोगलं जात अनुभवलं जात म्हणजे काय होत सांगायचं आत्मस्वरूप हे सुखरूप असल्यामुळ त्या सुखाला जाणणारी वृत्ती नाही तिथे म्हणून जाणीव त्याची त्याला अंगाने दुसऱ्याला तो जाणला जात त्याच थोडक्यात होतात तो बोलायचं त्याच त्याला माहिती आम्हाला लोक विचार करतो म्हणले अमके अमक्या ठिकाणी असं असं घडलं असं म्हणत खरं काय घ्यायचं आम्हाला माहित आहे बाबा तो था था? तो कुणाला सांगणार तो आपल्यावर काही काय आणणार तो काय म्हणतो कोणाला माहित आहे सांग आम्ही काय म्हणतो झटकन आम्हाला ही गोष्ट माहीत असल्या काय घातलं बाबा काय गोड भगवान ज्या आम्ही काय म्हणतो त्यामुळे मग भगवान भगवान जाणे म्हणजे काय देव लाडणं म्हणजे काय अरे देव जाणे जाणे म्हणजे काय देव आणवाचा माणूस खास देव जाणे देव जाणे याचा अर्थ काय म्हणजे देव जाणे या खरा अर्थ आहे हा मला माहित नाही हाऊन न जाणे मला माहिती नाही भाऊ काय नेणं मला विचारू नका तुम्ही कोणालाही विचार हा खरा अर्थ आहे हे जस त्याप्रमाणे अनन्य होऊन ते भोगण म्हणजे काय खरं ते न भोगणं काय भोगू शकतो त्याचा तो जरी म्हटला तरी द्वित निर्माण केल्यासारखा सुख म्हणजे जर ब्रह्मा आहे तर सुखाचा अनुभव त्याने घेतलाय किंवा त्यांनी भोगलाय हे तरी म्हणणं कसं संभव संभवत नाही म्हणून महाराज तुम्हाला सांगण्याकरता मागची उदाहरणं जशी आली तसंच ती बोलून द्या मुख्य शून्य तर नाहीच आहे त्याच्याबद्दल काय तक्रार आहे त्याची सिद्धी दुसरा करू शकत म्हणून तो प्रकाश आहे आणि त्याच्या दुःखाचा लेख नाही म्हणून ते सुखात नाही जास्तीचा कमीचा प्रश्न आहे बरोबर आहे किल्ल्यावरती पुणे झाली नसते तेव्हा पुण्य जसे शब्दात येत असते मुख्य गोष्ट ती शब्दात येत आहे जावली होत मन म्हणजे सामान्य विशेष भाव विवर्जित निर्पेक्ष सामान्य याच्या करता सगळी उदाहरण त्या नादाची स्थिती स्वतः नादालाच नाही लाकडाचा संबंध टाकल्यावर अग्निदसा केवळ आपल्या स्वरूपानेच असतो त्याचप्रमाणे शब्दातील परमात्मा स्वसंविध्या आहे दर्पणा वाचून ज्याला आपल्या मुखाचे ज्ञान होते त्याला त्या गुद्धीतील रहस्य यथार्थ करेल म्हणजे ज्याची बुद्धी चतुर असा म्हणजे कोण असं तर तुम्ही सगळ्यालाच कळत तसं नाही सांगण्यात आम्हाला एवढं सुचवायचंय की ज्याची बुद्धी खरी चतुर आहे अत्यंत विशुद्ध स्वरूपाची आहे मूल विक्षेप इत्यादी विवर्जित आहे सूक्ष्म सिद्धांत ग्रहण करण्याची ज्याला योग्यता अशा पुरुषाला ही गोष्ट हा त्या म्हणण्यात अर्थ आहे म्हणजे ज्याची बुद्धी चतुर तीव्र व शुद्ध असेल त्याच तितके कळेल हा हा त्याचा अर्थात आहे काय वाचा ज्याची बुद्धी चतुर हा तीव्र वैशुद्ध चतुराता आणि तीव्रतेचा चतुर् म्हणजे कुशल पाहिजे योक्तिक ज्याचं चिंतन करणं शक्य आहे चिंतन करू शकतो त्याला चतुर् म्हणायचा तीव्रता म्हणजे सूक्ष्म पदार्थ ग्रहण करण्याची ज्याच्या ठिकाणी योग्यता त्याला तीव्रता म्हणा आणि पवित्रता एवढ्या करता आविष्कार होण्याकरता पवित्रता त्याशिवाय शक्य म्हणून समजण्यासाठी बुद्धीचं चातुर्य पाहिजे युक्तिपूर्ण तो चिंतन करू शकेल योक्तिक चिंतनाला बुद्धी समर्थ पाहिजे सूक्ष्म पदार्थ ग्रहण करण्याची सूक्ष्मक्षम नजर जशी त्या गणेशाची सांगितले सूक्ष्मे क्षण विघ्नराज उन्मेष सूक्ष्म क्षणू विघ्नराज ज्याचे नेत्र सूक्ष्म ईक्षण करण्यासाठी समर्थ असलेले ज्ञाननेत्र आहेत तो हा आमचा गणेश त्याप्रमाणे ज्याची बुद्धी हे सूक्ष्म पदार्थ चिंतन करण्याला समर्थ आहे त्याला तीव्रता म्हणे म्हणजे एकाग्र वृत्तीत व्यघ्रन एकाग्र म्हणजे टोक आहे त्याच्या बुद्धीला काय श्रुतीने जास्त या बुद्ध्यास सूक्ष्म या सूक्ष्म दर्शभी याचा अर्थ तो आहे आणि शुद्ध पाहिजे आविष्कारा पवित्र पाहिजे त्याशिवाय परमेश्वराचा आविष्कार होणार ना आविष्कार होणं म्हणजे येऊन गोपाळात आहे तिथे ही गोष्ट घडणार हे घडण्याकरता एखादा माणूस अनुमानाचे पैसे आवडे कीर कळले असे बुद्धीच्या चातुर्याने बुद्धीच्या तीव्रतेने माणसाला असं वाटतं मी एवढा अनुमान मानतो ज्या आरथी मी एवढ्या ग्रंथांचा अनुवाद करू शकतो ज्या आरथी माझ्याजवळ एवढा शब्द संग्रह आहे त्या आरथी श्लोक संग्रह एवढा माझा मान केवढा असा मी एवढा त्या माझ्या एवढ्या बुद्धीला नक्कीच ज्ञान झाले नाही का त्या मोठ्या पिघड पण हे म्हणणं ज्यावेळी प्रसंग येतो त्यावेळी कळत थोडासा त्याच्या कल्पनेच्या अधिक मी जागते मोठं सांगत नाही तुम्हाला त्याच्या कल्पने जेवढी दुःखाची सहन करण्याची योग्यता त्यापेक्षा जर मोठं दुःख प्राप्त झालं तर त्यावेळी त्याची त्रेझा त्रिपीठ उडते आणि मग आई आठवते त्यावेळी त्याला देव आठवत नाही आठवा हो मग त्यावेळी खरी परीक्षा माणसाची व्हायला लागते तोपर्यंत माणसाची खरी परीक्षा होत त्याही वेळी मुलाच्या ठिकाणी जर तशी स्थिती असेल तर पवित्रांतमध्ये देवाचा आविष्कार होतो बुद्धी कशी स्थिर होते स्वरूपासाठी हो ते दादा तिथे आवरण निवृत्तीला दुसरी कोणतीही वृत्ती समर्थ असू शकत नाही असं दादाने आपल्याला लिहून द्या मग शुद्धता महत्वाची वारकरी संप्रदायात बुद्धिमत्तेपेक्षा बुद्धीच्या तीव्रतेपेक्षा पवित्र देवर भर आहे त्याच कारण हे पुन्हा रक्तांनी सांगतात की पेरण्याचे पूर्वी पीक जसे भाताचे मुढ्यात रोकडे प्राप्त असतील अशा प्रकारचे हे आमचे गुप्त कोण उघड बोलणे आहे गुप्त कोण उघड हे उघड गुपित म्हणतात हे याप्रमाणे सामान्य विशेष भावामध्ये चैतन्य अकळले जात नाही विशेष भाव रजितीने सर्व काळ आपल्याशी अनन्य असते हे अनन्य असतात असं सांगायचं अनन्य भोगण्यामध्ये भोगणं सांगायचं नाही अनन्य रूपाने असण म्हणजे स्वतः स्वतःचे तादात्म्या असणं हे बोलल्यासारखं आहे mm. वाचन द्या असं काही नाही तुम्ही वाच्यस्थितीला आणलं नाही तरी ते आपल्या स्वरूपाने आवाज आहे अज्ञेय अप्रमेय आहे स्वयंप्रकाश करण्यापूर्वी असा आहे आता आपण विचार करत आहोत त्यावेळी असा आहे आपण याच्या पुढे विचार केला नाही तरी तसा आहे तुम्ही याच्यावर आणखी विपरीत विचार केला तरी त्याच बिघड्या मला खरं सांगायचं म्हणजे तुमच्या कल्पनेवर ते अवलंबून नाही असा आहे त्याचा तुम्हाला निषेध करता येत नाही एवढंच पण तुमच्या कल्पनेत कधीही नसा पडणार आहे कसलीही कल्पना करा तुम्ही ते आपल्या अंगाना आहेच आहे ज्यावरून पुन्हा एकूण जेसावी तिला सिद्धार्थ ग्रहण केला आहे यापेक्षा जास्त स्पष्ट करणे शक्य नाहीपेक्षा जास्त स्पष्ट करणे शक्य नाही हे तेरा भोव्यांनी सकारण सांगतात आता आपला चाललेला विषय आहे तो सर्वज्ञतुल्य असलेली शुर्दी त्या सर्वज्ञतुल्य असलेल्या वेदाने सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म अशा आणि शास्त्रीय शब्दामध्ये त्या परब्रह्माचं स्वरूप लक्षण प्रतिपादन केलं वेदासारख्या सर्वज्ञतुल्य असलेल्या आणि शब्दाने ती अतिशय काटेतोल अशा शब्दाने वर्णन करूनही त्या परमेश्वराचं वर्णन होऊ शकत नाही त्याचं कारण तो परमात्मा अवाच्य स्वरूपाचा आहे तरी पण जितक्या रूपाने आपल्याला हे सांगता येणं शक्य आहे तितक्या रूपाने ज्ञानेश्वर मौलीने आतापर्यंत आपल्याला त्याचं ज्ञान प्रतिपादन केलं अर्थात ज्ञान आणि अज्ञान वृत्तीज्ञान आणि त्याचं कारणे होत असणारं अज्ञान याहून विवर्जित असं ते स्वरूप होतं ज्ञान आहे असं त्याचं प्रतिपादन केलं त्यासाठी काही दृष्टांतही दिले पण यापेक्षा अधिक आता सांगता येत नाही हे सांगण्याकरता तेरा उभ्या मी तुम्हाला आत्तापर्यंत जेवढं सांगितलं यापेक्षा अधिक मी काहीही सांगू शकत नाही असं ज्ञानेश्वर महाराज तेरा ओवयांनी सांगणार आहे आणि वेदांतशास्त्रातला अत्युच्च कोटीचा हा सिद्धांत आणि या तेरा ओव्यांच्या नंतर संपणार आहे त्या तीन तेरा ओव्यांनी एवढीच गोष्ट सांगणार की मला सांगता येत नाही आणि त्याची काही थोडीशी कारण एवढंच सांगून आणि हे प्रकरण संपवणार पैकी पहिल्यांदा स्वच्छिदानंदादी जी ही पदं शहाणपणानं बोलायचं ठरलं तर ते शहाणपणाच बोलणं एवढंच बोलणं शहाणपणाचं होईल की जिथे मी मौन धारण केलं पाहिजे ते आता त्या सांग आता यावरील जे बोलणे ते जी बोले शहाणे जे मौनाचे ही मौनाची गेली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आता याच्यानंतर जर काही रम्य भाषण करायचं ठरलं रमणीय काही तुमच्या पुढे बोलावं असं ठरलं ते शहाणपणाचं त्यावेळी ठरेल की ज्यावेळी मी मौनाचंही मौन धारण करेल आता मौनाचं मौन धारण करणं हे ऐकताना थोडंसं गमतीता दिसतं परंतु ज्ञानेश्वर महाराजांच्या या बोलण्यामागे ही शास्त्र शास्त्रीय बैठका ते शास्त्रीय बैठका दुसरे एका दुसर एक अपने जाए ज्ञानेश्वर महाराज श्रीगुरूच वर्णन करता ज्ञानेश्वरी सोहव्या वर्णन सो के लिए कि सर्व निर्णिवा जानेजे हे श्रीगुरु राया तो आसा है कि सर्व निर्णिवाजे सर्व का ही न जाता जानेजे आता सर्व का न जाता जाता अर्थासा है कि तुला ज्ञेय करून जाणण्याची जगात पद्धती आहे पद्धती वाचून तू जानला जातोस म्हणजे तुला ज्ञेय न केल्यानेच तू खरा जाणला जातोस अज्ञे स्वरूपाने तुला समजणं हेच तुझं खरं जाणं म्हणून सर्व नेणिवा जाणीजे काहीही न जाणं तुला ज्ञेय करून न जाणणं तुला ज्ञेय न करणं हेच तुझं खरं जाणणं आहे मौनाच्या वाणीजे तिथे शब्द आलेले मौनाच्या मिठीने तुझं वर्णन होतो. होत मौनालाही दृढ मिठी द्यायची त्याच कारण आहे बोलण हे शब्द आणि शब्दाच मौन म्हणजे आपण मौन म्हणतो म्हणजे शब्द न बोलणं शब्दोच्चारण न करणं याला आपण मौन असं म्हणतो पण शब्दोच्चारणाच्या सापेक्ष शब्दोच्चारणाचं चा बंद पडलं असल्यामुळं बोलण्याचा सापेक्ष हे मौन आहे म्हणून ह्या मौनाची ही दृढ मिठी झाली पाहिजे त्याच कारण शब्द व शब्द सापेक्ष असलेल्या मौनात शब्दाची वाच्यता अनुस्यूत असते दिल्याने तू वर्णीला जातोस याचा अर्थ असा कि शब्दाला वाच्य करून बोललं जातं वाच्य सापेक्षतेने तुला जाणणं हे तुला जाणणं नसून तुला वाच्य न केल्याने तू खरा वर्णीला जातोस हे त्याचं दुसरं वर्णन आणि काही न होणे आणि जे आपण या तू देवात जर आमच्या स्वरूपामध्ये आणायचं ठरलं तर काही न होणे होणं जो आहे ते होण्याचे अनेक प्रकार आहेत पुरताच आपल्याला विचार करायचा आहे व्यवहारातला विचार करायचा नाही परमार्थामध्ये मनुष्य ज्यावेळी प्रवृत्त होतो त्यावेळी त्याला पहिल्यांदा शब्द ज्ञान होत त्याला पुढे अर्थ होतं पुढे तो समन्वयपूर्वक अर्थाला जाणवू शकतो आणि या तीन पायऱ्यांच्या मध्ये कुठेतरी मनुष्याला अभिनिवेश निर्माण होणं की मला इतक्या शास्त्राचं मी अध्ययन केलं मला हे समजतं मी बुद्धिमान आहे मी आता समन्वयपूर्वक या ग्रंथांचा विचार करू शकतो अशी मनामध्ये एकदा अभिमानाची वृत्ती निर्माण झाली असा अभिनिवेश निर्माण होणं म्हणजे होणार ते मौली म्हणते काही न होणे म्हणजे आपण स्वतः कोणत्याही प्रकारचा अभिनिवेश धारण न करता कोणत्याही रूपाला अभिनिवेश धारण करून बसणं हेच काहीतरी होणं आहे ते काही न होणे आणि जे आपण या जो काहीही न होणं अशा रूपाने जो राहतो तोच त्या श्रीगुरूला ब्रह्मरूपाने आपल्या आत्मरूपात आणत असतो किंवा तिथे तो त्याला आत्मत्माने जाणू शकतो किंवा अभिव्यक्त करू शकतो या ओवीमध्ये मौनाच्या मिठीवाणीजे यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ही गोष्ट स्पष्ट केली आहे की मौनही निपटून निमाल मौनही निपटून पिऊन संपलं असं ते परमेश्वराचं स्वरूप आहे याचा अर्थ परमात्मा हा कोणत्याही शब्दाच्या वाच्यवृत्तीला विषय होत नाही त्याबरोबरच वाच्यतेच्या सापेक्षतेने शब्दसापेक्ष धारण केलेलं जे मौन त्यालाही तो विषय होत नाही असणन करण हे अप्रमाणपणे आता खरी स्तुती होणार आहे असा या बोलण्यात तात्पर्य अर्थ आहे अप्रमाणपणे केले प्रमाण दृष्टांती वाहिली आण दिसावयाची वे वागे wow. वेदांत शास्त्राची व न्यायशास्त्राची प्रक्रिया याच्यामध्ये लिहिलेली आहे ज्याला वेदांताची आणि न्यायाची प्रक्रिया ज्ञात आहे त्यालाच ही उभी समजेल नाही तर शब्दशा हा अर्थ असा आहे एवम प्रमाण अप्रमाणपण केले प्रमाण या प्रकारे करून प्रमाणाने अप्रमाण प्रमाण केलं म्हणजे सिद्ध केलं दृष्टांती वाहिली आण दिसावयाची दृष्टांताने तर समोर येण्याची शपथ घेतली असा त्याचा या प्रकारे करून प्रमाणांनी प्रमाणत्व सिद्ध केलं म्हणजे काय केलं तर प्रमाणांच असं सांगणं आपल्याला कि आमची प्रवृत्ती त्यावेळी संभवते ज्यावेळी प्रमेयत्व असेल त्यावेळी आमची प्रवृत्ती संभवते जिथे प्रमेयत्व नहीं तिथे आम्मी कमेयत्व कुठे संभवत जिथे अज्ञा आवरण के लिए जिथे सीमित पदार्थ आहेत परिच्छिन्न तिथे आमची प्रवृत्ती होते म्हणजे त्या पदार्थावर आवरण असलं पाहिजे म्हणजे त्याला प्रमेयत्व येत एवढ्या गोष्टी जिथे असतील तिथे प्रमाण सांगतात आम्ही तिथे येऊन नांदतो तिथे आमचा आम्ही व्यवहार करतो एरवी आमचा व्यवहार आमचा व्यापार आमचा उद्योग काहीही होऊ शकत प्रमेय परिच्छेदे प्रमाणत्व नाही कुठे प्रमेयाचं परिच्छिन्नत्व जिथे असेल तिथेच आमचं प्रमाणत्व नाणत किंवा आमचं प्रमाणत्व नांदल्यावरच आम्हाला प्रमाण ही पदवी प्राप्त होते समाजात शास्त्रात तेव्हा या प्रमाण पदवीवर आरूढ होण्यासाठी विषय अगोदर प्रमेय भावाला आलेला असला पाहिजे हे परमात्मा स्वयंप्रकाश असल्या कारणाने त्याच्यावर अज्ञानाचं आवरण संभवत नाही तो व्यापक असल्या कारणाने कधीही वृत्ती ज्ञानाचा विषय होण्या इतका सीमित मर्यादित होत नाही म्हणून हे सांगतात की आमची तिथे प्रवृत्ती संभवत नसल्यामुळे आम्ही आपण होऊन कबूल करतो की आम्ही अप्रमाण आम्ही त्याचं ज्ञान करून देण्याच्या बाबतीत असमर्थ आहोत असं प्रमाणांनी प्रमाण केलं म्हणजे सिद्ध केलं स्वत प्रमाणांनी ही गोष्ट सिद्ध केली की आम्ही अप्रमाण आहोत काय असतं की जी सत्रवृत्तीची माणसं असतात ती आपली कक्षा संपली म्हणजे सांगतात की बाबा हे तुझं क्षेत्र आहे तर आमचं क्षेत्र नाही आमचं यामध्ये काहीही स्वातंत्र्य नाही ज्याप्रमाणे सत्वगुण हा रजोगुणाच्या आणि तमोगुणाच्या बरोबरीचाच आहे पण रजोगुण तमोगुण हे घडून गेल्यानंतर त्यापासून मदत करून हा सत्वगुण स्वतः बाजूला राहतो आणि प्राप्त करून द्यायला जातो म्हणून आत्मसहाय्य आत्मविद्येची करावया आपण ते द्यायचे आत्मविद्येच सहाय्य करण्याकरता जर आपल्याला स्वतःच जीवदान द्यावं लागलं तर ते जीवदानही दिलं जात हे व्यावहारिक अनेक दृष्टांतांनी महाराजांनी पुढे सिद्ध केलेला आहे तो दृष्टांत पुढे महाराजांनी दिलाय तो आत्ताच मी आपल्याला सांगतो म्हणजे लक्षात येईल महाराजांनी असं दिले की जो सूर स्वामीनिष्ठ एखादा शूर पुरुष असतो योद्धा असतो तो योद्धा आपलं जीवदान देऊन आपल्या मालकाचं काम करीत असतो युद्ध करीत असतो आणि विजयश्री सगळी त्या मालकाला आणून देतो ज्या प्रमाण त्याप्रमाणे ही सगळी प्रमाण आपला स्वतःचा वेज करून आपला स्वतःचा अप्रमाण भाग तो आम्ही अप्रमाण आहोत असं सिद्ध करून परमेश्वराचं स्वरूप प्रकट करीत असतात म्हणून एव प्रमाणपण अप्रमाण आम्ही अप्रमाण आहोत असं त्या प्रमाणाने सिद्ध केलं आणि प्रमाणात दृष्टांत व्यवहारात आपण म्हणतो की दृष्टांत उदाहरण ज्याला म्हणतो आपण तो उदाहरण देण्याकरता काही मर्यादा आहे की दृष्टांत कसा असावा तर दृष्टांत पहिल्यांदा तो उभय संमत असावा तो, तो श्रोत्याच्या अनुभवाचा असला पाहिजे तरच तो दृष्टांत होऊ शकतो दृष्टांत कसा असला पाहिजे तर दृष्टांत हा दाष्टांताला पाहिजे काहीतरी सारखेपणाचा सादृश्याविना दृष्टांताची प्रवृत्ती संभवत नाही परमेश्वर स्वरूपाचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल की परमेश्वराचं सादृश्य कोणाशीही नाही कारण परमेश्वराच्या पारमार्थिक सत्तेतला त्रिकालाबाधित न पालटणारा स्थिर पदार्थ जगात कोणताच नसल्यामुळे हे जे स्वयंप्रकाश श्रीगुरु आहे हे परमेश्वर स्वरूप आहे याला काही तुम तुम्हाला दृष्टांत देता येतो का असं त्या खास दृष्टांताला विचारलं तर त्या दृष्टांताने सांगितलं की परमेश्वराचं सादृश्य कोणाच्या आशयही नसल्यामुळे कोणाचही सादृश्य जाणत नसल्यामुळे आम्ही त्या परमेश्वराच्या समोरतीत नाही समोर येण्याबाबतच त्यांनी शपथ घेतली त्यांना त्याची लाज वाटते की काय म्हणून त्या देवापुढे जायचं कशासारखं म्हणून देव सांगायचा दृष्टांत म्हणायला लागले आम्ही कशासारखा म्हणूनही देव सांगू शकत नाही दे। म्हणून देवापुढे न जाणं जास्त चांगलं म्हणून नुसतं ठरवलं नाही त्यांनी शपथ घेतली की त्या परमेश्वराच्या समोर आपण जाऊन दिसायचं सुद्धा नाही त्याच्या नजरे सुद्धा कधी यायचं नाही अशी त्या दृष्टांताने शपथ घेतली आणि सांगितलं की नैव दृष्टांत नैव दृष्ट त्रिभुवन जे ठरे फिरून सगळीकडे धांडोळा घेऊन पाहिलं तरी त्या देण्यासारखा दृष्टांत असा कुठेही देता येत नाही त्याचं एकच कारण आहे स्वरूपूत ज्ञान हे स्वयंप्रकाश असल्यामुळे त्या स्वयंप्रकाश ज्ञानाच्या ठिकाणी आश्रय विषयाचा पूर्ण अभाव असल्यामुळे त्या वृत्तीचाच तिथे प्रवेश नाही प्रमाणाचा नवत समस्त भेदिको ज्ञा अर्जुनही म्हणतो देवा तुझ्यासारखा जर कोणी जगात मला दिसत नाही तो तुझ्यापेक्षा श्रेष्ठ मी आणणार कुठून म्हणजे त्याला दृष्टांत देता येत नाही म्हणून उपमान उपमेय भाव किंवा दृष्टांत याचा कुठेही समावेश होत नसल्या कारणाने दृष्टांती वाढली आण दिसावं याची त्यांनी समोर यायचीच शपथ घेऊन सांगितली आणि सांगितलं की हा परमात्मा स्वयंप्रकाश असल्यामुळे तिथे आवरणं नाही प्रमेय भाव नाही म्हणूनच जाऊ शकत नाही असं प्रमाण केलं आणि दृष्टांताला दृष्टांत उपलब्ध होत नाही म्हणजे तुम्ही आम्ही शोधायला गेल्यानंतर दृष्टांत मिळाला आणि यात महत्व नाही दृष्टांतालाही दुसरा दृष्टांत उपलब्ध न झाल्या कारणाने शपथ घेतली की आम्ही त्या परमेश्वराच्या समोर आता येत अंगाच्या अनुपपत्ती आटली या उपपत्ती येथे उठली महाराज म्हणतात युक्तीचा विचार था था था था अनुमान करा आपण फार फार तर बुद्धीच्या बळावर काही युक्ती मांडू शकतो परमार्थामध्ये युक्तीला अनुमान असं म्हणतो अनुमानाच्या द्वारे आपण प्रयत्न करू शकतो ज्ञानेश्वर महाराजांनी असं लिहिलंय की अनुमान हे मांडणं अगोदर अवघड आहे अनुमानाचं अंग स्वरूप करणं आहे समजा कदाचित अनुमान समजलं तर ते मांडणं त्याहून अवघड आहे कारण त्या अनुमानामध्ये असलेले जे हेतवाभास ते ज्याला जिंतुक समजतात आणि हेतवा भास ठरणार नाही असा अचूक व्याप्तीने युक्त असलेला हेतू देऊन आणि आपल्याला तो हनुमान लागतो त्याचा पैस म्हणजे हनुमानाला पहिल्यांदा साध्य लागतो हनुमानाला हेतू लागतो हनुमानाला व्याप्ती सांगावी लागते हनुमानाला दृष्टांत सांगायला लागतो आणि एवढं सांगून झाल्यानंतर शेवटी तर्क मांडावा लागतो तेव्हा एक अनुमान पूर्ण होतो दिलेलं आहे ते जगतम पक्षीकृत मिथ्यात साधयती येत अविद्या कार्य हेतो येत अविद्या कार्यत्व त्र तिथ्यात्व यथारज्जो सर्प म्हणा आणखीन दृष्टांत दिले ते एवढ्या अंगाने एक अनुमान पूर्ण होत परमेश्वराच्या आणि अभिन्नत्वे अभिन्नत्वाविषयी पण असे असे अनुमान मांडलेले आहे त्या अनुमानाचा आपण विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल की या अनुमानामध्ये ही या पाच सहा अनुमान पूर्ण होत त्या अनुमानाची प्रवृत्ती होण्याकरता व्याप्तिलिंगाची अतिशय गरज आहे परमेश्वराची व्याप्ती आणि त्याचा हेतो एकही म्हणून युक्ती म्हणून ज्याला म्हणतात अनुमान म्हणून ज्याला म्हणतात ते अनुमान युक्तीची या युक्ती अंगाची या अनुपत्ती युक्तीच्या अंगाचीच अनुपत्ती आहे अंगाची म्हणजे स्वरूपाची हनुमानाच्या स्वरूपातीच जर अनुपत्ती असेल म्हणजे अनुमानाचं स्वरूपच जर अजून जन्माला आलं नसेल अनुपपत्ती हे होणं म्हणजे न जुळणं अंग न जुळणं म्हणजे अंग जन्माला नये तर अजून अनुमानाचं अंग स्वरूपच जर जन्माला आलं नाही तर युक्ती काय करणार हनुमान प्रवृत्त होणार कसं जन्माला आल्यानंतर हनुमानाने प्रवृत्त होऊन जर ठरवलं की मला परमेश्वर होत नाही तर त्या दृष्टांताच्या मनात थोडं शोभण्यासारखं ते होत पण हनुमान आपल्या अंगानेच अजून उत्पन्न झालं नाही हनुमान आपल्या या पाच अवयवांच्या योगे यो युक्त झालं नाही कारण हनुमान हे अवयवी आहे पण त्याचे हे पाच अवयव आहेत पाच अवयवांनी युक्त असलेलं हनुमान अजून अंगाने जर उत्पन्न झालं नाही पण अंगाची अनुपत्ती काय त्यांनी केलं की युक्ती आपल्या स्वतःच्या अंगाने आठल्या संपल्या त्या म्हणाल्या की आम्ही आता येऊ शकत नाही पुढे कारण आमच्या या पाच अवयवांनी आम्ही पूर्ण होतो जन्माला येतो पण आमचा जन्म जर सिद्ध होत नाही तर आम्ही आता काय त्या परमेश्वराची सिद्धी करणार म्हणून हनुमान ही तिथे संपल्या युक्ती जी तिथे प्रवेश होत नाही असं दिसून येत युक्ती आपल्या जागच्या जागी संपल्या आणि लक्षणांची तर माती उठली लक्षणाची तर पंक्तीच्या पंक्ती संपली म्हणतात याचे दोन अर्थ होतात लक्षणा असा जर अर्थ आपण घेतला तर जहद अजहत जहद अजहत म्हणजे लक्षणे जे प्रकार आहेत त्या लक्षणाची पंक्तीच्या पंक्ती किती मोठी पंक्ती आहे तर लक्षणाची पंक्ती अशी सांगितली जाते आत्ता सांगितल्याप्रमाणे केवळ लक्षणा लक्ष लक्षणा त्यामध्ये सुद्धा ही जहत लक्षणं अजहत लक्षणा म्हणजे जहद जहत लक्षणं किंवा भाग त्याग लक्षणा ही लक्षणेची झाली पंक्ती या लक्षणेच्या पंक्तीच्या पंक्ती संपतात म्हणून त्या लक्षणा सांगतात की आम्ही परमेश्वराच्या बाबतीत प्रवृत्त होऊ शकत नाही किंवा लक्षण लक्षणाच लक्षण काय आहे लक्षण म्हणजे अतिव्याप्ती अव्याप्ती असंभव एक दूषण त्रयत असाधारण धर्म लक्षण या दीन दोषांनी विवर्जित असणारा जो त्या वस्तूचा असाधारण धर्म त्याला लक्षण म्हणतात परमेश्वर जर सर्व धर्म विवर्जित आहे तर त्या परमेश्वराचा लक्षणाचा तो, तो विषय होत नसल्या कारणाने लक्ष लक्षण भाव विवर्जित आत्मा असल्या कारणाने धर्म धर्म धर्मी दर्म, भाव विवर्जित तो असल्यामुळे लक्षणांनी पण ठरवलं की आम्ही त्या परमेश्वराला कोणत्याही प्रकारे लक्षण करून तुम्हाला सांगू शकत नाही म्हणून अशा लक्षणांच्या पंक्तीच्या पंक्ती दोन्ही दृष्टी म्हणजे लक्षण ना किंवा लक्षण उपाय मागील पाय घेऊन झाले वाय प्रकिती सांडली सोय प्रत्यय म्हणजे उपाय म्हणून आहे उपायामध्ये काय कर्म मार्ग आहे उपासना मार्ग आहे योग मार्ग आहे इतकंच नव्हे तर जनसामान्यांसाठी काही शुभसकाम कर्मही प्रतिपादन केले हे सगळे परमेश्वर प्राप्तीचे म्हणूनच त्याच्या त्याच्या अधिकाराप्रमाणे हे उपाय सांगितले पण त्यातल्या कर्म उपासना ज्ञान आणि योग या चार मार्गांचा जर आपण विचार केला तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या उपायाने असं ठरवलं की आम्ही स्वतः जाऊन परमेश्वराची प्राप्ती करून दिली असती पण आम्हाला परमेश्वराचं स्वरूप बरोबर कळलं माणसाला नाहीत्र म्हणतात की आम्ही तिथे कुठेही प्रवेश होऊ शकत नाही कारण असं कि स्वयंप्रकाश हा परमात्मा असल्या कारणाने योग कर्म वा उपासना हे सर्वच्या सर्व साधन पृष्ठत मागच्या पावलानच पुढे न जातात ते म्हणतात तिथे आपण आलो खरे परंतु आपल्या मागच्या पावलाने निघायला पाहिजे आपण इथे जाऊन काहीही करून देऊ शकत नाही त्याच कारण त्याच कारण काय नित्य स्वतःसिद्ध स्वरूपात वाद हा त्याला हेतू दिलाय की परमात्मा हा नित्य स्वरूप असल्या कारणाने स्वतःसिद्ध स्वरूपाचा असल्या कारणाने आणखी सिद्ध वस्तूच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा उपाय चालव अप्राप्त वस्तूला प्राप्त करून घेण्यासाठी काही उपाय असतात आत्मा जर नित्य प्राप्त आहे तर त्या प्राप्तविषयी पुन्हा प्राप्तीचा का उपाय चालणार कोणताही उपाय चालणार नाही म्हणूनच तर ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला एक खडा सवाल विचारला आहे सिद्ध अस का निमावे साधन आत्मा जर नित्य सिद्ध आहे तर तुम्ही साधनांचा हा खटाटूक करता कशाला म्हणून या उपायांनी ठरवलं की आत्मा नित्यसिद्ध स्वरूपाचा असल्या कारणाने आम्ही का हे करू शकत नाही आमचं एकच काम आहे जर एखाद्याला एखादी वस्तू अप्राप्त असली तर प्राप्त करून देणं हे आमचं काम आहे उपायांचं पण आत्मा नित्य प्राप्त असल्यामुळे आम्ही त्याचे काहीच करू शकत नाही म्हणून साधनं हे परमेश्वराची ज्ञापक नाही का नाही त्याचं कारण आत्मा स्वयंप्रकाश आहे म्हणून त्याची ती ज्ञापक होऊ शकत नाही एक दुसरं कारण हे साधनं त्या परमेश्वराची उत्पादक नाही का नाही त्याचं कारण परमात्मा हा स्वतः अनुत्पाद्य स्वरूपाचा असल्यामुळे अनुत्पन्न स्वरूपाचा असल्यामुळे त्याची उत्पत्तीच नाही अनादी असल्यामुळे त्या परमेश्वराची ते उत्पत्ती करू शकत म्हणजे उत्पादक नाहीत म्हणजे प्रापक आहेत असं समजूया जसं गमन क्रियेचं फल दादा दिले की गावाची प्राप्ती होते गमन क्रियेने गावाची प्राप्ती होते पण परमात्मा नित्य प्राप्त असल्यामुळे त्याची पुन्हाही प्राप्तीही करून देते देत नाही म्हणून प्रापकही नाही मग काय ठरली ही साधनं सगळी भ्रामक ठरली शेवटी ती साधनं म्हणतात आम्ही अप्राप्ताची प्राप्ती करून देणारे आहोत परमात्मा नित्य प्राप्त असल्या कारण आम्ही त्याबाबत काहीही करू शकत नाही उपाय स्वतः होऊन मागच्या पावलांनी तसेच्या तसेच पळून गेले आणि आम्ही आता त्या स्वयंप्रकाश परमेश्वर स्वरूपा ठिकाणी येऊ शकत नाही असं स्वतः उपायांनी सांगून ते उपाय निघून गेले गे। निघून गेले त्याचं पुढच्या उत्तरार्थ सोय प्रतितीने प्रत्ययाची सोय टाकून दिली प्रतिती म्हणजे वृत्तीने होणारा अनुभव वृत्तीद्वारा येणारा जेवढा म्हणून अनुभव असेल त्या अनुभवाला प्रतिती असं म्हणतात आणि हा अनुभव केवळ वृत्तीवर अवलंबून आहे त्याचाही पुढे ज्ञानेश्वर महाराज खुलासा करणार आहे कारण अनुभव म्हटलं की त्याच्यामध्ये अनुभव्य अनुभविक आणि अनुभव अशी त्रिपुटी त्याच्यामध्ये असते अनुभवाचा विषय अनुभव घेणारा को त्याचा अनुभवीता आणि या दोन्ही सोडून दिले प्रतितीनं अनुभवाने प्रत्येक घेणं ही त्या अनुभवाचं काम आहे त्या प्रतितीच काम आहे त्या प्रतीनं अनुभूती घेणं प्रत्येक घेणंच टाकून दिले का टाकून दिलं त्यांना असं कळलं की स्वयंप्रकाश हा परमात्मा आहे प्रतिती त्याची संभवते की जो पदार्थ जड आहे तिथे वृत्ती जाते आणि वृत्तीत असलेलं जे चैतन्य म्हणजे ज्ञान भाग तो ज्ञानभाग त्या घटाचं ज्ञान करून देतो अनुभव घेतो प्रत्यय घेतो इथे परमात्मा स्वयंप्रकाश असल्या कारणाने वृत्तींचा का तिथे काहीही उपयोग नाही वृत्तीनाम प्रत्ययाम साधकाच्या दृष्टीने जर बोलायचं ठरलं तर निदिध्यासनरूप प्रत्ययावृत्तीही निधिध्यासनुरूप जी प्रत्ययावृत्ती आहे हे सजातीय प्रत्यय प्रवाह रूप असलेली वृत्ती वा प्रत्यय त्या प्रत्ययाला तो परमात्मा कधीही विषय होत नाही त्याचं कारण तो स्वयंप्रकाश आहे ही वृत्ती जाऊन अज्ञानाचा अनावृत्त स्वरूपाचा आहे तर त्या ज्ञान मात्र परमेश्वराच्या ठिकाणी प्रत्यय म्हणतो मी इथला अनुभव घेण्याचं सोडून दिला अनुभव घेणं प्रतिती प्रतिती रूप असल्यामुळे प्रत्येक घेणं हे प्रतितीने सोडून दिलं येथे विचारू म्हणून ती निश्चित दिलाय स्वामीच्या संकट काळामध्ये शूर सुभट सुभट म्हणजे योद्धा शूर म्हणजे नुसता बाता मारणारा न असं म्हटले गोष्ट शूरत्व हे अति कठीण काम आहे त्या शूरत्वाला पावलेला संपन्न असलेला जर एखादा सुभट म्हणजे युद्ध असेल तर आपल्या स्वामीच्या संकट काळामध्ये आपला, आपला स्वतःचा विनाश पत्करतो आणि स्वामीला ज्याप्रमाणे यश देतो त्याप्रमाणे विचार मागचा पावली विचाराला सांगितलं तो विचार मागुता पावली निघी तर विचाराला सांगितलं पावलाने का निघाला तो म्हणाला माझं काम काय आत्मा अनात्म विचार विचार म्हणजे विच धातू पासून तयार झालेला विवेकाचं ते रूप आहे पृथककरण करणं हे तर माझं काम आहे आत्मा अनात्मा जोपर्यंत एकत्र होते तोपर्यंत त्यांचं पृथककरण करण्याचं काम मी केलं आता आत्मा अनात्मान करायचं काम संपल्यानंतर शुद्ध ज्या आत्मस्वरूपाच्या प्राप्तीसाठी माझा प्रयत्न असतो ते आत्मस्वरूप हा स्वारी साध्यम आहे जोपर्यंत सत्य आणि अनृत मिश्रित होऊन आपल्या समोर येत तोपर्यंत विचाराचं काम हे मिश्रण बाजूला होऊन त्यातला आत्मा उर्वरित राहून अनात्मवर्ग व अनात्मवर्गाचं कारण अज्ञान हे दोघही निवृत्त झाल्यानंतर विचार म्हणतो साध्यम स्वरूपाचा असलेला किंवा सर्वांचा अधिष्ठान स्वस्वरूपाने तर मी आता इथे थांबणं योग्य ने म्हणून विचार मागवता पाऊली निघून तोही आपल्या पाऊलाने मागे निघतो विचाराचं काम काय विचाराचं काम आहे हा अनात्मा आहे आणि हा आत्मा असा निर्धार करून गेला तो विचार नुसता नाही गेला आपल्या निर्धारासह निघून गेला तो म्हणतो माझं जे कार्य ते आणि मी आम्ही दोघे निघून जातो म्हणून निर्धारासह हो विचार मागचा, पावलाने निघून गेला त्याचं कारण अंतिम साध्य स्वरूप असलेला स्वयंप्रकाशरूप आत्मा इथे आविष्कृत झालेला आहे निश्चय विचाराने निश्चय केला पाहिजे आपण अगोदर आत्मा अनात्मा यांचं पृथक करण करतो त्यातला अनात्मा मी नसून मी आत्मा आहे असा निर्धार करणं चा तो निर्धार करायचं मी निर्धार करायचा तोच आता अभिव्यक्त झालेला आहे निर्धार करून देणार कुणाचं पृथक करण करून देणार त्याचा काय तो उपयोग म्हणून तो काय विचारा स्वतः विचारवा म्हणून तो म्हणतो माझं कार्य नाही तर मी कशाला इथे थांबू त्यापेक्षा मी माझ्या निर्धारासह निघून जाणं विशेष नाना विचार नित्य उपलब्ध आपल्या स्वयंप्रकाश रूपाने अभिव्यक्त झाल्यामुळे जसा मागच्या पावलाने निघून जातो त्याप्रमाणे हा बोधही तो स्वतः बोध म्हणजे इथे वृत्तीज्ञ अहम ब्रह्मास्मित्याकारक वृत्ती ज्ञान हे बाकीची सगळी इथे घ्यायचीच नाही कारण त्या विषयीचा विचार या ग्रंथाच्या पूर्वी झालेला आहे ज्ञानेपूर्वी वाचताना तेव्हा अहम ब्रह्मास्मित्या कारक जे वृत्ती ज्ञान त्याला म्हणायचं तो बोध तो बोध आत्मस्वरूप म्हणजे स्वरूपभूत जे ज्ञान आत्म्याच्या त्या स्वरूपभूत ज्ञानासमोर गेल्यानंतर तो म्हणतो मी वृत्ती ज्ञान आहे अहम ब्रह्मास्मित्याकारक वृत्तीमध्ये अभिव्यक्त झालेलं मी ज्ञान आहे मी बोध आहे परंतु वृत्तीच्या उपाधी अभिव्यक्त झाले आहे म्हणजे मी सोपाधिक बोध आहे शोपाधिक असलेला बोध बोधरूप जो आत्मा त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी गेल्यानंतर तो लाजला आणि म्हणतो मी बोध म्हणून त्याच्या समोर येणार नाही का येणार नाही त्याच कारण आहे मी सोपाधिक बोध आहे तो निरुपाधिक बोध सोपाधिक बोध हा निरुपाधिक बोधाच्या ठिकाणी किंवा वृत्तीत उच्ण असलेलं जे ज्ञान प्रतिफलित झालेलं जे ज्ञान ते ज्ञान स्वरूपभूत ज्ञानाच्या समोर गेल्यानंतर लाजलं ही उभी ती कधी, उभी तसे ते कधी जर उभी उभी दोन दोन उभे राहू शकत जर इथे काठी उभी करायची ठरली तर त्याला दोन बोर बांधायला पाहिजे मग कुठेही काठी उभे राहू शकतात दोन बाजूला दोन ताण दिले म्हणजे ती काठी ज्याप्रमाणे उभे राहते स्वतंत्र उभे राहू शकत नाही त्याप्रमाणे वृत्तीज्ञान रूप बोध हा नेहमी पुढे ज्ञेचा आणि मागे ज्ञात्याचा जर दोर असेल तर ते उभा राहतात हे दोन दोर जर निघून गेले तर ते वृत्ती ज्ञानाचा काठी महाराजांनी आपले धावे पुढे घालून गुंडा उभारवी मागील इकडात आहे पुढे ज्ञेहाचा गुंडा घालण आणि ने मागे नेतृत्व उभा करणं अशा रीतीने ते ज्ञान राहू शकतं हे रेवी ते ज्ञान राहू शकत नाही नेहमी स्वपाधिक आहे मी निराश्रित आहे म्हणजे निराधार माणूस आहे जरी मी निराधार अस्ञान म्हणतो योजना आहे त्याच्या संबंध मी निराधार म्हणजे मागे मला आश्रय पाहिजे कुठे विषय पाहिजे ते जर नसतील तर मी राहू शकत नाही आणि स्वरूपभूत ज्ञान हे निरूपाधिक आहे आणि आश्रय विषय रहित आहे मग आश्रय विषय रहित स्वरूपूत ज्ञान कि जे आपल्या महिमेवर राहत्रोधे निरोपाधिक निराश्रित किंवा सर्वांना आधारभूत अधिष्ठानभूत असलेलं असं जे स्वरूपभूत ज्ञान त्या स्वरूपभूत बोधापुढे ते बोधरूप आहे म्हणून याला तिथे समोर जायला लाज वाटते हे त्याच कारण मला थोटावर अनुभव हा जसं हा हा वृत्तात्मक बोध बोधरूप आत्म्या पुढे जायला लाजला त्याप्रमाणे अनुभव सुद्धा थोटावा कारण अनुभवाला जसं ज्ञान ज्ञानाला ज्ञाता ज्ञान आणि ज्ञे ही, द्या, ला, ही त्रिकोटी लागते तशी अनुभवाला सुद्धा त्रिकुटी लागते आणि आत्मा त्रिकुटीने विवर्जित असल्या अनुभव सुद्धा थोटाव लागतो म्हणाला मी अनुभव घेऊ शकत नाही कारण मलाही त्रिकोटी लागते मलाही उपाधी लागते जी वृत्ती ज्ञानाची स्थिती तीच या अनुभवाची स्थिती आहे म्हणून वृत्ती ज्ञानामध्ये थोडीशी आहे त्या अनुभवामध्ये थोडी प्रत्यक्षता आहे ते मला म्हणतात मी प्रत्यक्ष अनुभव असलेला मी अनुभव ती खरा परंतु मी ही अनुभव या तिघावर अवलंबून राहणे कुणीतरी मागे अनुभव घेणारा लागतो पुढे कुठेतरी अनुभव येता लागतो म्हणजे अनुभवाची विषयता लागते तरच ना मी नांदू शकतो मी व्यवहार करू शकतो एरवी मी व्यवहार करू शकत नसल्या कारणाने म्हणजे माझा व्यवहार कराधीन आहे आणि आत्मा अनुभवती सुरूप असल्यामुळे अव्यवहारी असल्यामुळे तो कोणाच्या यादीं नाही तो स्वतःच्या सक्तीने राहणार असल्या कारणाने माझ्यापेक्षा त्याची योग्य त्या योग्यतेला जाणून अनुभव ही जागत्या जागी थोटावला जातो प्रतिती आणि अनुभव याच्यामध्ये काही फरक पर्यायी शब्द आहे सगळे एकाच अर्थाचे शब्द आहेत त्याच्या प्रसंगाने ते वापरले जातात तेवढाच तर त्या अभ्रकाच स्वरूप असं आहे त्याचे पापुद्रे असतात आभ्रक असतो त्या आभ्रकाच्या त्या कोशजाला त्या पापुद्र्यांना एका माणसाने ठरवलं की प्रत्येक एक एक पापुद्रा आपण हळूहळू आणि तो हळूहळू जर आपण तो पापुद्रा काढला तर शेवटी एक दशा अशी येते की आवरण विमोचनानंतर शेवटी अभरक म्हणून नावाचा पदार्थ शिल्लक आहे एक स्थिती शेवटी अशी येते की त्या पदार्थाची सिद्धीच होते सर्व आवरण विमोक्ष झाला सर्व आवरण विमोचन झालं म्हणजे शेवटी अभरक नावाचा पदार्थ शिल्लक राहत नाही त्याप्रमाणे हा अनुभव सुद्धा म्हणतो की मी त्या परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी गेलो म्हणजे मी स्वतः शिल्लक राहत नाहीश्वर महाराज म्हणतात रंभा गर्भ ज्याला म्हणतात रंभा गर्भ म्हणजे केळीचा गाभा तो केळीचा गाभा उष्णतेने उकाड्याने अतिशय त्रास उभेला कंटाळ आणि त्याने असं ठरवलं की आपल्या अंगावरचे जे काही थर आहे ते पापुद्रे सगळे ती सोपत सगळीच्या सगळी सग्री काढून टाकायची म्हणून एक एक एक एक सोपट असं काढत काढत तो प्रवृत्त झाला सगळी सोपत ज्यावेळी काढून टाकली जातील त्यावेळी तो रंभा गर्भ म्हणजे तो पिळीचा गाभा कसा हो उभा राहील त्याचं उत्तर आहे तो उभा राहणार म्हणजे तिथे काही नसतच का प्रत्येक वृक्षाला काहीतरी गाभा आहे शेवटी पण केली केवळ पोकळीच असल्या कारणा एक एका एक मी एकमेव वादविती आहे त्या माझ्या एकमेव वादवितीय स्वरूपाच्या ठिकाणी अनुभव्य अनुभवाची विषयता अनुअनुभविक म्हणजे मी अनुभव घेणारा आणि ही त्रिपुटी त्यातला एक एक पापुत्रा जर काढून टाकला एक एक विषय जर त्यातनं काढून टाकला जसा रंभागर्भ उभं राहणं शक्य नाही अभ्रताच्या स्वरूपाची सिद्धी होणं शक्य नाही त्याप्रमाणे मीही तिथे राहणं शक्य नाही कारण माझ्या राहण्याला या दोघांची गरज आहे हे दोन नसतील तर मी कधीही राहू शकत नाही म्हणून अनुभवही आपण स्वतः नाही साहोत अनुभव हा ठरी आपुलीची अवसरी तेथे अक्षरांची हरी वाईल काही ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अनुभव म्हणून ज्याला म्हणतात अतिसूक्ष्म अत्यंत पवित्र वृत्ति ने जो घो सूक्ष्म सूक्ष्म पदार्थाला ग्रहण करना की ज्यादा प्रती ज्यादा अनुभूति मध्य शक्ति है अवसर तिचनाशर नहीं त्यानुभूती म्हणते माझा इथे लाग लागत नाही मी काय तिथे जाऊ शकत नाही माझ सा कारण मी त्रिपुटी शिवाय राहू शकत नाही आनंद भूक म्हणून उपनिषदामध्ये त्याचं वर्णन केलंय किंवा चांगदेवासारख्या थोर योगी पुरुषाला लागलेला समाधी त्यातही सूक्ष्म रूपाने का होत नाही पण त्रिपुटी आहे तिथे त्यालाही आत्मानंदाचा अनुभव येतो तिथेही अनुभव तो म्हणतो पर्यंत किंवा अनुभव ती स्वरूप असल्या ज्ञान मात्र भरीव असला आत्मा त्या ठिकाणी मी जाऊ शकत नाही मला तिथे येतकिंचित शिरकाव होऊ शकत नाही मला वाव नाही अवसरी नाही म्हणजे मला वेळ आहे वाव नाही तिथे अवसर नाही मला जिथे अवकाश नाही म्हणून मला नाही असं मला स्वतःला माझी स्वतःची आठणी करून घ्यावी लागते ही जर अनुभवाची करा तर शब्दाची आधी तिथे कशी शब्दाची आधी म्हणजे शब्द पंक्ती तुम्ही तिथे कशी तयार करणार कितीही उत्कृष्ट शब्दसंहित तयार केली तरी सत्यम ज्ञानंत ब्रह्म या वेदाच्या शब्दसंहितेपेक्षा अधिक स्वरूप लक्षण सांगणारी शब्दसंहित कोणालाही तयार करता येणार तुल्य वेदा केलेली ही शब्द संहित ही शब्द पंक्ती बोलली शब्द हरी हरी पंक्तीला होळी या शब्दांच्या ओळी वेदाच्या शब्दाच्या ओळी इतरांच्या शब्दांच्या कशा तिथे जाणार तर शब्द पंक्तीचा तिथे काही उपयोग होत नाही कारण परमेश्वर आवाजच्या आहे तो कोणत्याही वाच्यवृत्तीला विषय होत नाही शब्दाला शब्दाच्या कोणत्याही वाच्यवृत्तीला आणि कोणत्याही शब्दाच्या तो विषय होत नसल्या कारणाने शब्दाची पंक्ती तिथे कशी चालेल असा प्रश्न विचारून चालणार नाही त्याच उत्तर अमनस्कदे तुर्यगा अवस्था ही एवढ्या करता सांगितली आहे की अंतकर्ण सामान्य रूपाने तिथे मानलेला आहे म्हणून ना ना काय आमचं बिघडत नाही पण त्या मानण्याचा एवढाच अर्थ आहे की ते अगदी जवळ आहे जसं झोपेच वर्णन केलंय त्याच्यापेक्षा कितीतरी महत्वाचं हे वर्णन फक्त आत्मानुभव घेतो म्हणून तो सांगतोच नाही योगी की मी विषयाच्या आनंदाने आनंदीत असून मी आत्मानंदाने आनंदी आहे आनंदी म्हणजे उपभोग आहे फक्त एवढंच आहे की आपण आवृत आनंद भोगत झोपेत तो अनावृत आनंद भोगत असतो हा दोन्ही फरक आहे कसे तसे कसे असतात कलप कलप माना। माना ते सविकल्प निर्विकल्प समाधीचे वर्णन केलेच आहे समाधीमध्ये सविकल्पता मानलेली आहे समाधीमध्ये त्रिपुटी मानलेली आहे कारण तो अनुवाद करतो आनंदाचा अनुवाद त्याच वेळी संभवनीय ज्यावेळी तिथे अनुभूती आहे जर अनुभूती नसेल तर स्मृती कधीही घडणार नाही आमचं काय म्हणणं पण ते असा मान असा आहे ते म्हणणं त्या म्हणण्यात अर्थ असा आहे की या सगळ्या अवस्था अंतर करण्याच्या आहे आत्मा अवस्था तीत आहे हा त्यातला अर्थ का पडे मी तुम्हाला आतापर्यंत स्वरूप होत ज्ञानाचं जे वर्णन केलं त्यापेक्षा अधिक मी वर्णन करू शकत नाही त्याच कारण ही वस्तुस्थिती इतकंच नव्हे तर परेशी पडे मिठी परावाणी ही ज्ञानरूप आहे परा पश्चंती मध्यम आणि वैखरी तर यांचं वर्णन करताना महाराजांनी काय लिहिले महाराजांनी ओंकाराचे कुशी अक्षरे उठती अ उ मकारेसी सी महाराज म्हणतात ही अक्षर अ उ अकार उकार आणि मकार ही निर्माण होतात ही कशी आहेत नाद घोष ध्वनी आकारू उ नावं दिले आहेत घोष नाद ध्वनी आणि आकार हे चार चार वाणीचे सूचक आहेत त्यापैकी परा ही वाणी स्वतः मुखाने घेतली आहे नाद घेऊन मधली मध्यमाने पश्चंती यांचा उल्लेख केला आणि आता राहिली शेवटी वैखरी ते महाराज म्हणतात परेही परते बोलणे कुंटले वैखरी कैसेने सांगे परेही परते परावाणीच्याही पलीकडे तो परमात्मा असल्याकारणाने ती परावाणी बंद पडली नाद म्हणजे मध्यमा व पश्चंती या दोन वाणी बंद पडल्या त्यांनाही तो विषय होऊ शकत नाही तर जी वैखरी वाणी की दोन ओठांचा संबंध झाल्यानंतर वायुसंबंधाने अभिव्यक्त होणारी क्रियारूप असलेली अत्यंत स्थूल असलेली वाणी इतकं स्थूल म्हणजे वैखरी वाणी इतकं स्थूल कोणी आहे सगळ्यात स्थूल तुमच्या आमच्या बुद्धीला कळण्यासारखी कारण मागच्या ज्या आहेत वाणी त्या वाणी एक मनोगम्य वाणी आहे एक बुद्धिगम्य वाणी आहे एक ज्ञानरूप वाणी आहे ही वैखरी वाणी श्रवणेंद्रिय गम्य आहे कानानेच कळते की हा माणूस बोलतोय म्हणून मग गम्य असलेल्या या वाणीने त्या परमेश्वराचं तुम्ही कसं वर्णन करू शकता तो वर्णन करू शकणार नाही हे सांगतात त्याच कारणस्वरूपात क्रियारूपता निर्माण व्हायला पाहिजे इतकी ती स्थूल व्हायला पाहिजे पण आत्मा क्रियेला ज्ञानाला विषय होत नाही तिथे तर तो क्रियेला विषय होईल कसा म्हणून शब्दालाही तो विषय होऊ शकत नाही असं या ओवीत सांगतात ही अभिव्यक्त होणारी उद्भूत होणारी वैखरी वाणी ती कशी विषय करू शकेल करू शकणार इतकं सांगितल्यानंतर कुणी असं म्हणेल ज्ञानेश्वर महाराजांनी आक्षेप घेऊन त्याचं आणि उत्तर दिले कोणी असं म्हणेल क एखादा माणूस जागृत झाला झोपेत न उठला मग झाल्यानंतर त्याला पुन्हा कुणी उठवण्याचा प्रयत्न करील का कुणी उठवण्याचा प्रयत्न करीत नाही एक काळ असा असतो हो की जो निज्रेच्या सापेक्षे जागणा पण आता हे जे जागणं आहे ते प्रबोध रूपाचं जागण आहे त्या प्रबोध रूपामध्ये पुन्हा जसा जागा करणारा दुसरा लागत नाही किंवा किंवा त्याला जागवण्याचा पुन्हा प्रयत्न करणं जसा व्यर्थ होतो किंवा दुसरा दृष्टांत दिलाय स्वयंपाक केला तो स्वयंपाक करून एक माणूस ऐका भोजन जीवून तृप्त झाला तृप्त झालेला माणूस जीवन तृप्त झालेल्या माणसाला सांगितले की स्वयंपाक करा तो म्हणजे आता माझ्याच्याने जमणार नाही जमणार मी तुम्हाला नाईला जस मौलीला असं सांगायचा आहे जो जीवन तृप्त झालाय तो भोजनाच्या भांगडीत स्वयंपाकाच्या भांगडीतच पडणार तो प्रवृत्तच होणार नाही त्या उपायाला व्यर्थत पाहिजे किंवा उदय दिवसपती दिवे कि दिवेजे येते वासुली पिकला शेती श्री ती नांगर काय मारा म्हणता सूर्य हा दिवसपती दिवसनाथ तो उदयाला आला ज्याच्या प्रकाशामध्ये कितीही चंद्र कितीही तुमच्या आत्ताचे दिवे असले तर त्याचा काही उपयोग होणार का नाही शशी तारा होसरे निशिगे दिवसू दिनकर राजा दिनकर नाथ उदयाला आल्याशिवाय दिवस ही गोष्ट जशी बोलली जात नाही तो आता स्वतः खास वारी दिवसनाथ उदयाला आलाय आता दिवसनाद उदयाला आल्यानंतर दीप हे स्वतः मंद होतील त्यांच्या प्रकाशाने तिथे काही उपयोग होणार नाही हे काही वेगळं सांगायचं कारण नाही त्याप्रमाणे आत्मा हा स्वयंप्रकाश असल्या कारणाने त्या स्वयंप्रकाश आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणाचाही प्रवेश नाही प्रयत्न कोणतेही उपाय तिथे चालत नाही कुणी जर म्हणेन मी उपाय करीन तर त्या उपायाला व्यर्थ किंवा हे परिपक्व रूपाला आलेले शेत अगदी आता ज्याला म्हणतात अशा पद्धतीला आले त्यावेळी कोणी त्या शेतामध्ये नांगर घालण्याचा प्रयत्न करीतात अजून पेरणी करायची त्याच्या अगोदरची मेहनत मशागत आहे आता शेत मेहनत मशागत करून पेरणी होऊन काय आणखी प्रकार होऊन ते रंगारुपाला आता आलेला आहे अशा वेळी त्या शेतामध्ये ज्याप्रमाणे कोणी नांगर घालणार नाही त्याप्रमाणे आत्मा स्वतःसिद्ध स्वरूप असल्या कारणाने स्वतःसिद्ध स्वरूपाच्या ठिकाणी साधनांचा प्रयत्न तसाच आहे असं समजत नाही तसाचा म्हणजे प्रयत्ता आता तिथे कहीं कारण तो नित्य सिद्ध नित्य प्राप्त है प्रयत्न नहीं तो आता प्राप्त कर आता यानंतर जे काही बोलले असेल त्याची स्थिती ही निश्चेपणाने नाही या प्रकारे प्रमाणांनी आपल्या अप्रमाण केली दृष्टांता पुढे न येण्याची शपथ व्हायची अनुपत्ती करून घेतली व लक्षणांच्या पंक्तीत उठून गेल्या योगाने जे नाना उपाय त्यांना पुढे बोलावून तुम्ही तरी परमात्म्याची सिद्धी करून द्या असे म्हटल्याबरोबर ते उपाय माग्या मागे पाय काढून चालतील आमच्याकडे जमणार नाही आम्हाला संस्कृती येत नाही प्रत्य प्रत्ये टाकले म्हणजे परमात्माची प्राप्ती करून देतो परंतु आपण अगोदर नाहीसा होतो आणि न परमात्म्याची प्राप्ती सहजच होते याप्रमाणे सूर योद्धा स्वामींच्या संकट समयी आपला जीव देतो मोक्षकडे त्याप्रमाणे स्वामी समनी आपला जीव देव दूर करतो करते अपने सार्थक्य करो अथवा बोधाने आपला नाश कर बोध बनवे टाकले व अनुभव ही एकता रहने पांग परमांव स्वरूप है अथवा गेले नाश होतो किंवा केळीचा गाभा उष्णतेने आपल्या अंगावरची सोपते काढून टाकू लागला तर मग त्यावेळी त्याला उभा कसा करावा त्याची स्थिती कशी राहणार त्याप्रमाणे अनुभव्य अनुभविक आणि अनुभव ही त्रिकुटी नाहीशी झाल्यावर एकमेकांचा संबंध कसा राहील अनुभव्य अनुभविका दोघ हो सांगणारा जो अनुभव तो नष्ट झाल्यावर अनुभविक आहे शब्द पंक्ती म्हणायला लागली आम्ही येऊ काम हे मोठे मोठे केले वा ते झुंझरूट ते म्हणते माझी काय वाट ठी मोठ्यांची लागली ती ती कारण परेसाच येथे तेथे नादाची माल होतात ते निस्ते त्याला काय पुन्हा महत्व राहत नाही किंवा शेत पिकल्यानंतर त्या शेतात कोणी नांगर धरतील काय नरणार नाही त्याच कारण आत्मा जो नित्य प्राप्त आहे तो ज्याला उपलब्ध झालाय तो पुन्हा त्याच्या प्रयत्नात पडणार नाही याची सिद्धांतामध्ये मिळवणी करतात आता या सगळ्यांनी शेवटी सरते शेवटी सिद्धांताशी मिळवणी करून उपसंहार करतात म्हणूनही बंधू मोक्षाचे व्याज नाही निमाले का आता निरूपणाचे बोज वेगळे घरी मला म्हणतात की आत्तापर्यंत मी तुम्हाला बंधमोक्षाविषयीचं वर्णन केलं सगळा हा परमार्थ काय करत असतो कशासाठी तर बंधातून मुक्त होण्यासाठी पण बंधातून मुक्त होण्यासाठी साधनांचा प्रयत्न जरी सफल असला अज्ञापुरुषांच्या दृष्टीने जरी ही गोष्ट खरी असली तर महाराज म्हणतात बंधमोक्षाचं जे निमित्त आहे हे अज्ञानकृत आहे अज्ञानसापेक्ष आहे त्या अज्ञानच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नसल्यामुळे बंध मोक्षाचं जे कार्य होत ते संपलं निमित्त होतं ते संपलं पुरुषाला आत्मस्वरूपाच्या प्राप्तीचं जे कार्य होत हा आत्मा स्वयंप्रकाशरूप असल्यामुळे तो अभिव्यक्त झाला आता तेही आता कार्य राहिले नाही ज्ञानेश्वर महाराजांनाच पुण्यास विचारित महाराज म्हणतात वत मग असं जर खरं आहे की बंध मोक्षाचं जे व्याज म्हणजे निमित्त ते संपलं म्हणून आत्मप्राप्तीचं जे कार्य होत तेही संपलं मग आता तुम्ही तरी तत्वज्ञान हे अमृता अनुभवाच्या रूपाने सांगताय कशाला तुमची तरी सांगण्यात प्रवृत्ती होण्याचं काय कारण आहे असं पुणे ज्ञानेश्वर महाराजांना विचारी म्हणून त्यांनीच स्वतः आक्षेप निर्माण करून त्याचं उत्तर दिले हे मी जे सांगतो आहे हे माझं आता ओढलेलं आयुष्य कौतुक आहे आता खेळी मेळी हे भोज म्हणजे कौतुक केवळ निर्निमित्त कर्तव्य बुद्धी विवर्जिततेने मी हे प्रतिपादन करतो असं त्यांनी त्याचं समाधान दिलेलं हे त्याच थोडक्यात समाधान आहे म्हणून बंधमोक्षाचे निमित्त नाही कार्य संपले असे जरी आहे तरी निरूपण कौतुकाने प्राप्त झाले आहे कार्य संपलं माझं पण आता कौतुकाने निरूपण प्राप्त आहे म्हणून हे करतोय परमात्म स्वरूप सिद्धीविषयी लक्षण किंवा अनुभव यांचा काही उपयोग नाही कारण स्वरूप नाही उपयोग नाही शब्दांचा उपयोग नाही अनुभवाचा उपयोग नाही दृष्टांनी ते समोर यायचं नाही असं ठरवलंय आता लक्षणाच्या पंक्तीच्या पंक्ती उठून गेल्या आता काय तुमचं तरी बोलण्याचं काय कारण मग अशी जर स्थिती आहे त्यांच्या विषयी अशी शंका कोणाला येईल या शंकेचे उत्तर ओवीच्या उत्तरार्धाने सांगतात कि हे निरूपण कौतुकाने करणे प्राप्त झाले आहे निर्निमित्त काही हे तुम्ही सांगता यातलं निमित्त नाही ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आपल्या स्वतःचा स्वतःला म्हणा पुढील म्हणजे दुसऱ्याला म्हणा एखाद्या हातने जीवाला घ्या किंवा तुमचा तुम्हाला स्वतःला म्हणा जर विस्मृतीच्या हाताने आत्मवस्तू जर हरपली विस्मृतीच्या द्वारे हाते शब्दाचा अर्थद्वारे विस्मृतीच्या हाताने जर तुमची आत्मवस्तू हरपली म्हणजे काय अर्थ होईल त्याचा अर्थ असा आहे की नित्य प्राप्त असलेल्या वस्तूंविषयी अप्राप्तीचा जर तुम्हाला भ्रम झाला प्राप्त असून सुद्धा अप्राप ती अप्राप्तवत झाली तर मग मात्र ती शोधून घेण्याकरता शब्दानेच घ्यायला पाहिजे दुसरा का हे त्याला उपाय नाही उदाहरणार्थ ही म्हातारी माणसं त्यांचा चष्मा कुठेतरी जवळ असतो त्यांचं जवळ आसपास कुठेतरी असतो त्यांना तो सापडत नाही ते याला विचार त्याला विचार पुष्कळाला जेव्हा विचारतात तर ते त्यांना सापडत नाही त्यांच्याच गाडीत कुठेतरी उशाखाली मांडण्याखाली कुठेतरी असतो म्हणतो हा हा घ्या चष्मा वा वा छान सापडला म्हणतो ही गोष्ट ठीक आहे पण लहान मुलाच्या शब्दाचा त्या म्हाताऱ्याला उपयोग व्हावा याचा अर्थ असा कि नित्य प्राप्त असलेला त्याच्या जवळ असलेला चष्मा तो विसरला होता विस्मृतीला स्मरण करून देण्याचं काम शब्दाच कारण शब्दाचं एवढंच काम आहे स्मारक म्हणून त्याची किंमत फार आहे स्मृती करून देणारा म्हणून त्याची योग्यता अधिक का असल्या कारणाने जर तुम्हाला किंवा दुसऱ्या स्वरूपाचा उपाय नसल्यामुळे शिष्य प्रबोधार्थ बोधार्थम त्याच्या दृष्टीने तद्दृष्ट्या या उपदेशाला सार्थक्य आहे एरवी मात्र आत्मस्वरूपाच्या ठिकाणी याला वैयर्थ्य आहे ही गोष्ट मलाही माहिती असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आणि दुसरी असे आहे कि दुसऱ्याला किंवा आपणाला स्वस्वरूप वस्तू विसर पडला असेल तर त्या वस्तूविषयी शब्द स्मृती करून देतो असा अनुभव हो आहे मग मात्र तुम्ही श्रवण केलं पाहिजे शब्दाशिवाय दुसरा कोणताही त्याला उपाय नाही जर शब्द हा आपल्या स्वरूपाचे स्मरण करून देतो तर स्वरूप प्राप्ती विषयी शब्दाचा उपयोग आहेच मग तुमच्या बोलण्यानंच हे ठरून गेलं की ए, एक गोष्ट तुम्ही सिद्ध केली की आम्ही का बोलतो ज्याला विस्मरण झालं त्याला स्मरण करून देण्यासाठी शब्दाशिवाय दुसरा कोणाचा उपयोग नाही असं जर तुमचं म्हणणं असेल तर आम्ही आणखी तुमच्या म्हणण्यावर एक शंका अशी निर्माण करतो की स्मरणाचा तरी आत्मविषय आहे ना शेवटी मग शब्दाचा उपयोग नाही काय म्हणतात तुम्ही तर त्याचं उत्तर ज्ञानेश्वर महाराज देतात की शब्दाच्या ठिकाणी स्मारकत्व एवढीच योग्यता यापेक्षा जास्त योग्यता म्हणजे ज्याला विस्मरण झालेलं आहे त्याला स्मरण करून देण्याचं काम शब्दाच आहे स्मरण विस्मरण विवर्जित जो आत्मा आहे त्याच्या ठिकाणी शब्दाचा लाभ लागत नाही हे माझं पहिलं जे बोलणं आहे आतापर्यंत केलेलं ते बोलणं के अबाधित आहे ते अबाधित ठेवून हे बोलणं म्हणजे ज्याला विस्मरण झालेलं त्याला जरी शब्दाचा उपयोग असला त्याच्या दृष्टीने जरी हा शब्द स्मारक असल्यामुळे बहुकीर्तीला प्राप्त झालेला असला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याचा चांगलपणा चालत नाही हे त्याबरोबरच खरं आहे असं या उभीने सांगतात तर त्याचे समाधान सांगतात ही पर्वते चांगलावे नाही शब्दात शब्दाती येतुलिया प्रवते चांगलावे नाही शब्दाला यापेक्षा अधिक चांगलेपणा काही नाही इतकाच था त्याचा चांगलेपणा आहे म्हणून तेवढा त्याचा चांगलेपणा मर्यादित ठेवा आत्मस्वरूपाकडे त्याला घेऊ नका कारण असं की विस्मरण झालेल्याच स्मरण करून देण्यात त्याचं महत्व आहे ज्याला आपल्या स्वस्वरूपाचं विस्मरण नाही त्या आत्मस्वरूपाच्या दृष्टीने शब्दाचा काहीही उपयोग नाही जरी कीर्ती मिरवी हा, हा, हा जगी हा जगी कीर्ती स्मारकपणे म्हणून सगळ्या जगात मोठ्या आणि थाटाने मोठ्या ऐतीने फिरत असला तरी सुद्धा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याचा संबंध नाही अमृता अनुभवाचा महत्वाचा मुख्य जो विषय आहे प्रतिपाद्य तो चौथ्यामध्ये सुरू झाला आणि या पादव्यामध्ये संपला आता याचा पुढे जे चार पाच प्रकरणं आहेत ने सहावं सातवं आठवं नवं आणि दहावं यांचा उपसंहार म्हणूनच उपयोग आहे आत्मा ज्ञाना ज्ञाना तीत स्वतः महिने राहणारा स्वयंप्रकाश आहे असं चौथ्यामध्ये सांगितलं सत्ता स्वरूप आहे त्याचा तुम्ही निषेध करू शकत नाही शून्य नाही किंतु सत्स्वरूप आहे हे चौथ्यामध्ये सांगितलं आणि पाचव्यामध्ये सचचे आनंद या पदांचा विचार केला असता महात्मा ज्ञानाचा विषय होत नाही म्हणून अज्ञेय प्रमाणांचा विषय होत नाही म्हणून अप्रमे आहे शब्दाला विषय होत उन्त नाही म्हणून तो अवाच्य आहे तो अनुभवाला विषय होत नसल्यामुळे हो अनुभव विषयता नाही कारण स्वयमेवानुभूतित्वात का तर ज्ञातृ भावात त्याला जाणणारा वेगळा ज्ञाता वा त्याला जाणणारं दुसरं ज्ञान नाही म्हणून सच्दानंदादी पद ही अन्न्यांची व्यावृत्ती करून आपण स्वतः निवृत्त होता व स्वयंप्रकाश स्वरूपभूत आत्म्याचं ज्ञान अव्यवहार्य स्वरूपाचं ज्ञान ते उर्वरित राहत हा एकंदर वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे एवढं सांगून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आत्मा स्वयंप्रकाश असलेला हा आता शब्दाला विषय होतो हा अज्ञानपृतक विषयतेला विषय होतो म्हणजे अज्ञानाने आच्छादीला झाकला जात नाही आणि झाकला जात नाही म्हणूनच ज्ञानाने तो उघडला जात नाही शब्दाला विषय होत नाही हे सांगण्याकरता सहावं प्रकरण अज्ञानाने तो झाकला जात नाही हे सांगण्याकरता सातवं प्रकरण आणि अज्ञानाने झाकलाच जात नाही तर ज्ञानाने प्रकट होतो हे त्याहून संभवत नाही हे सांगण्याकरता आठवं प्रकरण आणि या अवस्थेला पावलेला जो ज्ञानीपुरुष जर ज्ञान झाल्यानंतर जिवंत राहिला तो त्याचा व्यवहार कसा होतो हे सांगण्याकरता नव प्रकरण आणि एवढी सगळीच्या सगळी नऊ प्रकरण सांगून झाल्यानंतर उपसंहारात्मक म्हणून ज्याला बोलणं म्हणतात ते दहावं प्रकरण असा या अमृतानुभवाचा ता एकंदर विषय एक मग रचना आहे श्री सिद्धानुवादी अनुभवामृत सचिदानंद त्रेविवर्णन नाम पंचम प्रकरण संपूर्ण जरी शब्द हा स्मारकपणाने जगात कीर्ती मिरवितो हा जरी स्मारक रूपाने जरी उत्कृष्ट रूपाला पावलेला असता सर्वोत्कृष्ट म्हणून त्याची कीर्ती असली ही गोष्ट ठीक आहे सगळ्यांना मान्य आहे व्यवहारामध्ये त्याची कीर्ती गायली आहे शब्द हा बहुसार उपकाराची राशी म्हणून मागे तिल त्यासी हा उपकार करण्यामध्ये उपकाराचा राशी आहे अगदी उदार आहे गोष्ट खरी तरी पण यापेक्षा जास्त चांगूनपणा याची आणली नाही तात्पर्य हे आहे की स्मरणामध्ये मात्र शब्दाचा उपयोग आहे पण वस्तुसिद्धी स्वप्रणा त्या स्वप्रभ असलेल्या स्वयंप्रकाश असलेल्या परमेश्वराच्या ठिकाणी शब्दाच्या ठिकाणी अर्थप्रकाशकत्व जे आहे ते तिथे संभवत नाही एवढं या प्रकरणात सांगायचं आहे प्रकरण सहावी हा आता विषय कुंदी अरवि <स्थी>